रणजित देसाई रामभाऊ देशमुख आणि आमचे मित्र गंगाखेडकर यांची अशी इच्छा होती की मी ओळीन तीन व्याख्याना शिवाजी महाराजांच्या जीवनावर नांदेडला ग्यावी आणि एका क्षणी मी हे व्याख्यान द्यायचं कबूल करून बसलो त्यावेळेला रणजित देसाई त्या देसा अध्यक्ष म्हणून येणार आहेत याची ये मला जाणीव नव्हती कारण रणजित देसाई हे माझ्या इच्छेविरुद्ध या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत नांदेडला रणजित देसाईनी यावं आणि तीन दिवस फक्त खुर्चीवर गप्प बसावं ही गोष्ट काही नांदेडच्या लोकांच्या हिताची आहे फायद्याची आहे असं मला कधी वाटलं नाही तेव्हा आपण सगळेजण आलेले आहात या निमित्तानं रणजित देसाई काहीतरी बोलतील ते ऐकण्यासाठी आणि आपल्याला ऐकावं लागतंय माझं व्याख्यान या आपल्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आपण या गोष्टीच्या खात्री बाळगावी कि तिसरं व्याख्यान माझ संपल्याच्या नंतर रणजित देसाई हे समारोपाच्या निमित्तानं काही ना काहीतरी करतीलच मी जर असं म्हणालो की ते माझ्या व्याख्यानाच्या नंतर माझ्यावर विरोधी टीका करतील तर हे माझं म्हणणं खोटं पाडण्याच्यासाठी म्हणून ते माझ्या प्रत्येक मुद्द्याला पाठिंबा देतील मी जर असं म्हणालो की रणजित देसाई माझ्या प्रत्येक मुद्द्याला पाठिंबा देतील मग तर माझं म्हणणं खोटं पाडण्यासाठी माझा प्रत्येक मुद्दा चुकीचा आहे हे सांगणं त्यांचं कर्तव्य होऊन जातं कारण गेली तीन चार वर्ष शिवाजीच्या जीवनावर लिहिलेल्या एका महान कादंबरीच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्या विषयी फार मोठ्या प्रमाणात अभ्यास रणजित देसाईना करावा लागलेला आहे आणि इतिहासाच्या अभ्यासाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्यचं असतं की इतिहासशास्त्राची प्रतिज्ञा पुराव्याला अनुसरून मी खरं बोलेन ही आहे इतिहास काराची प्रतिज्ञा दुसरे जे काही कोणी बोलतील त्यांच्यापेक्षा मी वेगळं बोलेन ही आहे त्या रणजित देसाई आता हळूहळू इतिहास कार होण्याच्या नादामध्ये आहेत त्या मी जर असं सांगितलं की हे अमुक असा आहे तर त्यांना पहिली लहर येणार ते तसं नाही म्हणून सांगणे हे मी ग्रहीत धरलेलं आहे कारण सगळ्याच इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या बाबत प्रत्येक गोष्ट वादग्रस्त करून टाकलेली अगदी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीपासून वाद चालू आहे आणि हे वाद इतिहासामध्ये असणारा जो पुरावा आहे हा पुरावा काही संदिग्ध आहे दोन्ही बाजूनं या पुराव्याचा अर्थ लावता येतो अर्थ करता येतो म्हणून निर्माण झालेले अशातला भाग नाही शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या विषयी जे फार मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे त्या वादाचं सगळ्यात महत्वाचं कारण जर असेल तर इतिहासानं उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यातले मतभेद आहे तर जे स्वतःला इतिहासकार म्हणवतात त्यांच्या व्यक्तिविशिष्ट अहंत आहे त्याच कारण या शिवजन्मतिथीच्या वादापासूनच शिवाजीच्या बोलणं हे जास्त इष्ट कारण जाणून बुजूनच शिवाजीवर बोलायचं म्हटल्याच्या नंतर सतरा अठरा एकोणवीस या तारखा मी निवडलेल्या तेव्हा सतरा अठरा एकोणवीस या तारखा जाणून बुजून निवडणारा माणूस हा एकोणीस फेब्रुवारीला अनुकूल असणारा माणूस आहे हे निघड आणि एकोणीस फेब्रुवारीला अनुकूल असणारा माणूस म्हटल्याबरोबर सत्तावीस एप्रिलला तो विरोधी असणारा माणूस आहे हे उघड तेव्हा शिवजन्मतिथी हा एक वादग्रस्त मुद्दा आहे या वादग्रस्त मुद्द्याच्या पासूनच आपण शिवाजीच्या विचाराला आरंभ केला पाहिजे आमचं आचार्यत्रे असं म्हणत असतात नेहमी की शिवाजी या नावाचा एक माणूस कधी कासे असे ना होऊन गेला याच्यावर इतिहासकारांचं एकमत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे त्याच्यावर एकमत नाही आहे इतिहासकारांचा अत्रे विनोदी लेखक असल्याच्यामुळे त्यांच्यावर एकमत आहे असं त्यांची समजूत आहे एकमत नाही आहे कारण प्रत्येकाने शिवाजी या माणसाची जी व्यक्ती रेखा रंगवलेली आहे ती परस्पराच्या पेक्षा निराळी आहे तेव्हा एकाच लेबल खाली वावरणारे तीन चार पाच व्यक्तिमत्व शिवाजी या नावानं महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे त्यातल्या प्रत्येक बाबीवर वाद आहे प्रत्येक पैलूवर वाद आहे पाहण्याच्या दृष्टिकोनावर वाद आहे आणि या सर्व वादांना आरंभ शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीपासून जन्मतिथीविषयीचा जो वाद आहे या वादाला जर कोणी कारण असतील शास्त्री बाबा पुढे येऊन बसा जर या वादाला कोणी कारण असतील तर लोकमान्य टिळक घेतलेलं कारण आहे सदहतून लोकमान्य टिळकांनी या वादाला नकळत प्रारंभ केला त्यातले दोन्ही शब्द आपण लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांनी सदहतून नकळत या वादाला प्रारंभ केला हेतू चांगला होता त्यांचा आणि वादाला प्रारंभ होईल असं का त्यांना म्हटलं नाही ना। नकळत वादाला प्रारंभ झाला घटना अशा प्रकारची की देशाच्या राजकारणाची सूत्र सांभाळत असताना टिळकांना असं वाटायला लागलं की राष्ट्रीय पुनरुत्थान जर सुरू व्हायचं असेल तर त्यानिमित्तानं काही राष्ट्रीय उत्सव सुरू पाहिजे आणि या राष्ट्रीय उत्सवाच्या दृष्टीनं शिवजन्मतिथीचा उत्सव किंवा शिवाजी उत्सव सुरू करावा असं लोकमान्य टिळकांनी ठरवलं आणि आता हा शिवाजी उत्सव जर सुरू करायचा असेल तर या शिवाजी उत्सवाच्यासाठी तारीख पाहिजे कारण शिवाजी महाराज हे वंदनीय ते पूज्य आदरणीय महाराष्ट्रामध्ये वंदनीय आणि पूज्य यांची सुद्धा खातेमारी झालेली आहे प्रत्येक जातीचे वंदनीय पुरुष वेगळे वेगळे आहेत लोकमान्य टिळक जर असतील तर त्यांच्याविषयी आदर कुणी बाळगावा कुणी बाळगू नये याचे नियम ठरलेले आहे ते लोकमान्य टिळकांना लागू महात्मा गांधींना लागू आंबेडकरांना लागू रामदास स्वामी पर्यंत सगळ्यांना लागू आहे कोणी आदर बाळगावा कोणी आदर बाळगून याला अपवाद असतील तर फक्त शिवाजी महाराज आहे ते फार फार राहतील असं नाही कारण एकदा सगळी जायदाद वाटून घ्यायची ठरल्याच्या नंतर एकच कस पुतळा कसा शिल्लक तेव्हा तुर्तास त्याच्यावर भांडण चालू आहे की यांच्याविषयी तुम्हाला अभिमान बाळगण्याचा का हक्क काय आम्हाला अभिमान बाळगण्याचा हक्क जन्मसिद्ध आहे निदान महाराष्ट्रामध्ये शिवाजी आहे कसा माणूस आहे सर्व सवर्ण हिंदूंना त्याचा अभिमान आहे निदान म्हणतोय निदान शिवाजी हा एक असा माणूस आहे की ज्याच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सर्व सवर्ण हिंदूंना अभिमान आहे आणि अस्पृश्यांनी शिवाजीच्या विरोधी कधी विधान केलेले नाही मुसलमानांचा प्रश्न आपण बाजूला सोडतो त्या शिवाजी महाराजांचं जर साह्य राष्ट्रीय पुनरुत्थाना होत असेल तर ते घ्यावं पण ते घ्यायचं असेल तर शिवाजीचा उत्सव सुरू कसा करणार त्या काळात लोकमान्य टिळकांनी हा सगळा उद्योग सुरू केलेला आहे अठराशे पंच्याण्णवच्या सुमाराला त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाची बहुतेक सगळी महत्वाची साधनं अजून असण्याची अजूनही ऐतिहासिक पत्र फारसा उजेडात आलेला नव्हता इतिहासाचे राजवाडे यांनी प्रवर्तित केलेलं कागदपत्राचा युग नुकतंच सुरू झालेलं होतं ते काय अजून वैभवला पोहोचलेले नव्हत शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या महत्वाच्या अशा साधन साहित्याच्या याद्या त्या अजून हाताशी लागलेल्या नव्हत्या अशा अवस्थेमध्ये मल्हार रामराव चिटणीसाची जी बखर होती एवढी एकच बखर शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा पुरावा म्हणून डोळ्यासमोर मल्हारामराव चिट्ठी हि बकरीची जेवड़ी हस्तलिखित सांपड़ प्रत्येक हस्तलिखिता स्वतंत्र कितक स्वतंत्र आयु का लोकमा नक्की ठरता ही ना स बकर जेवड़ा हस्तलिखित प्रति हो नक्की होती कि शिवाजी का जन्म शक्य पंद्रह एक पन्ना म्हणजे इसवीसून सोळाशे सत्तावीस ला झालं त्या लोकमान्य टिळक म्हणाल्या सर्व हस्तलिखिताचं यावर एकमत आहे म्हणून शक्य सोळाशे एकोणपन्नास आपण ग्रहित धरून चालू सगळ्यांचं वैशाख महिन्यावर एकमत होत त्या मग शक्य पंधराशे एकोणपन्नास वैशाख आपण नक्की ग्रहित धरून चालू मग काही जण प्रतिपदा सांगत होते काही द्वितीय सांगत होते काही पंचमी सांगत होते त्याच्यावर मतभेद होते ज्या वर्षी दिर्घांनी उत्सव सुरू केला त्या वर्षी द्वितीयाला रविवार येत होता म्हणून लोकमान्य दिवस म्हणाले आपण द्वितीयवर एकमत ग्रहित होतो अशा रीतीनं वैशाख शुद्ध द्वितीया शक्य पंधराशे एकोणपन्नास ही शिवाईची जन्मतिथी ठरली त्यात पंधराशे एकोणपन्नासला बघरीचा आधार आहे वैशाखाला बघरीचा आधार आहे द्वितीयाला रविवार त्या वर्षी आला होता इतकाच आहे काही पोथ्यांच्या मध्ये द्वितीय आहे यानंतर उत्सव सुरू झाला हळूहळू ही द्वितीय लोकमानसामध्ये पक्की बसली इतिहास ही एक अशी चमत्कारिक गोष्ट आहे की ज्या वेळेला काही काळाच्या नंतर न नाकारता येण्याजोगा ना एखादा जबरदस्त पुरावा समोर येतो त्यावेळेला इतिहास करायला तो, करा तो पुरावा मुखत्याने स्वीकारावा लागतो मागची मतं दुरुस्त करून घ्यावी लागतात कलावंताला जे स्वातंत्र्य आहे ते का इतिहास करायला स्वातंत्र्य नाही कलावंत हा शंभर पुराव्या डोळ्यासमोर जरी आले तरी ते नजरेआड करू शकतो इतिहास करायला ती परवानगी देण्यात आलेली नाही कलावंत म्हणत असताना जे स्वतःला कलावंत म्हणवतात ते असं मला अभिप्रेत आहे खऱ्या कलावंताला ते स्वातंत्र्य असं मला वाटत नाही परंतु इतिहास करायला तर अजिबातच स्वातंत्र्य नाही आणि म्हणून ज्या वेळेला नवीन पुरावे उजेडात यायला लागले तेव्हा नवीन पुरावा पहिल्यांदा उजेड झाला ती जे देशकावली जे देशकावली लोकमान्य टिळकांच्याच कडे पडून होती सहा सात वर्ष लोकमान्य टिळकांना ती शोधून काढायला तपासाला वेळ मिळालाच नाही शेवटी मंडळीच्या तुरुंगातून लोकमान्य टिळक सुटून आल्याच्या नंतर टिळकांनी ही जे देशकावली उचलली आणि इतिहास संशोधन मंडळाच्या आवाल जे देश एकावली तसं लिहिलेलं आहे शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शक्य पंधराशे एक्कावन्न ला झाला हे फाल्गुन व्य तृतीया शक्य पंधराशे एक्कावन्न असं जेदेश एकावलीचं म्हणणं आणि वैशाख शुद्ध द्वितीया किंवा वैशाख शुद्ध द्वितीय असो पंचमी असो वैशाख शुद्ध शक्य पंधराशे हे मल्हार रामराव चिखणे सांगणं हे दोन म्हणणं ज्या वेळेला समोर यायला लागले त्यावेळेला वाद निर्माण झाले त्याही वेळेला आपण असं जर ग्रही धरलं हे दोनच बाबी आपल्या डोळ्यासमोर आहेत एक मल्हार रामराव चित्नीसाची बघा आहे दुसरी जेढे शेकावली आहे हे दोनच पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहेत असं जरी धरलं तर तरी जेढे हा मित्यांची नोंद करणारा समकालीन असल अधिक विश्वसनीय पुरावा आहे मल्हारामराव चिटनीस हा योगा बराबर कि चूक नोंदा उत्तरकालीन पुरावा योगा मित्या बर नोंदना उत्तरकालीन पुरावा मित्या नोंदना हा ज्याु है अधिक विश्वसनीय समीन पुरावा तुलने की जर वे आई तो जेने शावली सर्वोच्च समझाला पण इतक्या सहजासहजी लोक ही गोष्ट कबूल करायला तयार होईना या अवस्थेमध्ये तंजावर मधून एक लेख बाहेर आला हा तंजावरच्या क्युरेटरने लिहिलेला होता इतिहास संशोधनाचा सगळ्यात मोठा त्रास असेल तर तो हाय कि पहिला लेखक जे लिहितो ते बहुश्यात चूक असत आणि पहिला लेखक जे लिहितो ते दीर्घकाळ लोकांच्या मनात राहिल्याच्या मुळे ते त्यांच्या मनातून काढून टाकणं फार कठीण होत हा जो पहिला लेख लिहिला गेलेला आहे या पहिल्या लेखामध्ये असं सांगितलेलं आहे की तंजावरला वृद्धीश्वरचा एक शिलालेख आहे जो ब्रधीश्वराचा शिलालेख म्हणून ओळखला जातो या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शक्य पंधराशे फाल्गुन व्य तृतीय सांगितलेली आहे या शिलालेखाच्या आधारे कोणी परमानंद नावाच्या कविना शिवाईचं एक चरित्र लिहिलेलं हा जो परमानंद आहे या परमानंद सुद्धा वृद्धेश्वराच्या शिलालेखातली ही तिथी स्वीकारलेली दिसते क्युरेटरच्या म्हणण्याचा ताप काय तो वृद्धेश्वरचा शिलालेख आहे शक्य इसवी सन तीन मधला मल्हार रामराव चिकवीसाचा काळ आहे इसवी सन अठराशे दहाच्या सुमार असता आणि अठराशे तीन उत्तरकालीन पण त्या त्यात एक उत्तरकालीन महाराष्ट्रातला दुसरा उत्तरकालीन महाराष्ट्राच्या बाहेरचा तेव्हा या दोन उत्तरकालीनंच्या मध्ये महाराष्ट्रातला प्रमाण वृद्धेश्वरच्या शिलालेखाचा अनुवाद करणारा परमानंद म्हणून परमानंदाला स्वतंत्र पुरावा येणारा किंमतच नाही इथून इतिहास संशोधनाला आरंभ झाला आणि नंतर असं लक्षात आलं की हा परमानंदाचा जो ग्रंथ आहे या परमानंदाचा ग्रंथ वृद्धेश्वराच्या शिलालेखावरून आलेला नाही परमानंदाच्या ग्रंथावरून वृद्धीश्वराचा शिलालेखालेला परमानंद हा जुना ठरला पण कितीही जुना ठरला तरी तंजावरचा त्याला काय माहिती असणार अधिक संशोधनांनी असं लक्षात आलं की परमानंद नेवासाचा राहणार परमानंद हा मल्लारामराव चिटणीसापेक्षा जुनाही ठरला आणि महाराष्ट्रातलाही ठरला म्हणून परमानंदाचं महत्व वाढलं मग परमानंदाचं पुस्तक चिकित्सकरीत्या संपादित करण्यात आलं चिकित्सक संपादने हा परमानंद शिवाजीला समकालीन अधिक संशोधनांनी असं लक्षात आलं की हा शिवाजीला समकालीन नाही हा शिवाजीच्या जवळ वावरणारा शिवाजीच्या खास विश्वासातला आणि सगळ्यात शेवटी दत्तोवंत आपलं की यांनी आपलं काव्य शिवाजीच्या दरबारात बसून शिवाजीच्या आज्ञेनं लिहिलं आणि हा परमानंद शिवाजीच्या पूर्वी मधून गेला म्हणजे शिवाजीची जी जन्मतिथी परमानंद लिहितो आहे वैशिष्ट्य काय कि ही जन्मतिथी शिवाजी जिवंत असताना शिवाजीच्या दरबारात एका कवीनं शिवाजीच्या डोळ्यासमोर नोंदवलेली तिथी आहे ही तिथी नोंदवणारा माणूस म्हणून गेला शिवाजी अजून जिवंत होता त्याने हा ग्रंथ प्रोटेक्ट केलेला आहे संरक्षित केलेला आहे त्यानंतर त्यांच्या वंशजाने संरक्षित केलेला आहे या ग्रंथामध्ये जी तिथी नोंदवलेली आहे ते फाल्गुन मध्य द्वितीया शक्य पंधराशे ही तिथी आहे परमानंदाने फाल्गुन वध्यराशे एक्कावन्न ही तिथी नोंदवल्याच्यामुळं एक गोष्ट निकालच निघाली कि शिवाजी महाराज स्वतःचा जन्म फाल्गुन मध्ये तृतीय शक्के पंधराशे एक्कावन्न झाला असं मानत असत म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही जी शिवाजीची जन्मतिथी आहे ती परमानंदानच दिलेली असं नव्हे जेधेशकावरीलच दिलेली असं नव्हे तर स्वतः शिवाजी महाराज सुद्धा आपला जन्म त्या स्थितीला झाला असं मानत असत कारण त्यांच्या दरबारात ती स्थिती रूढ होती पण नव्यानं काय इतिहास संशोधक अशी सुरुवात झालेले आहेत की त्यांच्या मनात शंका आहे की शिवाजी जेव्हा जन्माला जायला मोठा होता कुठं जेव्हा जन्माला आला तेव्हा तो लहान होता जन्माला आला त्यावेळेला जर जाणता असता आणि स्वतःच्या अक्कल हुशारीनं स्वतःच्या जन्माला जर तो साक्षीदार राहू शकला असता तर शिवाजीचं मत आम्ही प्रमाण बांधलं असतं पोरं सोरं लहानपणी काही खरं म्हणतात काही खोट म्हणतात तेव्हा जे शिवाजीला ना कळालं नाही जे शिवाजीला ना माहिती नव्हतं ते हुडकून काढण्याचा उद्योग सेतू माधवराव पगडींचा सेतू माधवराव पगडींचं म्हणणं हे की शिवाजीचा जन्म हा बारा मार्च सोळाशे अठ्ठावीस ला झाला आता बारा मार्च सोळाशे अठ्ठावीस ला झाला याच कारण काय कारण एकच की परमानंदाने असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला शिवाजी जन्माला आला त्यावेळेला शाहजी दर्याखानाशी लढत होता दर्याखान सोळाशे अठ्ठावीस ला शहाजीशी लढत होत त्यानंतर दर्याखान बनून गेलं तेव्हा ज्या अर्थी शहाजी शिवाजीच्या जन्माच्या वेळेला दर्याखानाशी लढत होता त्या अर्थी दर्याखानाच्या लढाईचा इसवी सन सोळाशे अठ्ठावीस असला पाहिजे पण परवानंद ज्या अर्थी शिवाजी फाल्गुनाथ जन्माला म्हणतो त्या अर्थी शिवाजी फाल्गुनाथ जन्माला असला पाहिजे परवानंद तृतीया म्हणतो त्या अर्थी तृतीया असली पाहिजे परवानंद तृतीया म्हणतो तृतीया बरोबर वद्य तृतीया म्हणतो मद्य तृतीया बरोबर हालगु म्हणतो हालगुं बरोबर फक्त परमानंद हुकला कुठं शत सांगित असताना हुकला शक्य पंधराशे एक्कावन्न म्हणतोय तो आणि पंधराशे पन्नास म्हणायला पाहिजे कारण दर्याखान जो आहे सोळाशे अठ्ठावीस लातू बाधरावांची गफलत जर असेल ती या ठिकाणी आहे की शिवाजीच्या दरबारामध्ये बसून शिवाजीचं चरित्र लिहिणारा परमानंद शिवाजीवर प्रमाण मानण्याच्याऐवजी ते दर्याखानावर प्रमाण मानण्याचे आहे आता आमचा सभासद आहे कृष्णाजी आनंद सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होता हा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारा कृष्णाजी आनंद सभासद असं <�लता> सांगतो जन्माच्या वेळेला शहाजी दर्याखानाशी लढत होता कि अजून कोणाशी लढत होता परमानंदाला काय माहिती लोक म्हणत होते दर्याखानाशी लढत होता आणि दर्याखान अमक्या तीसवी सणात मेला हे कशावरून दर्याखान हा किती दिवसपर्यंत लढला आणि कोणत्या लढाईत वारला कोणाला माहिती नाही का काहीही जरी असलं तरी परमानंद दर्याखानावर प्रमाण शिवाजीवर मात्र प्रमाण नव्हे ही भूमिका म्हणजे शिवाजी शिवाजीच्या जन्माविषयी प्रमाण नव्हे शिवाजीच्या जन्माची मिती दर्याखानाला विचारूनच ठरवली जाणार शिवाजीला विचारून ठरवली जाणार नाही शिवाजी अप्रमाण त्याचा अब्बा पण हे तर अजिबात दरबारी मंडळी अप्रमाण शिवाजी जन्मतिथीचा प्रमाण पुरावा कोणता ही जी संशोधनाची पद्धत आहे त्या पद्धतीचा अर्थ फक्त इतकाच आहे मी ही काही मत मांडू शकतो <laughs> मला काही मत मांडता येत आमचं एक वंदनीय संशोधक कैलासिंग शेजवलकर हे नेहमी एक गोष्ट सांगत प्रसिद्ध इतिहास संशोधक नानासाहेब सरदेसाई हे आरंभापासून मरेपर्यंत सोळाशे सत्तावीस वादी होते एके दिवशी शेजवालकर त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले नानासाहेब बाकीचा इतिहास संशोधनाचा वाद सोडून दे तुमचं माझं जे स्नेहसंबंधाचं नातं या स्नेह संबंधाच्या नात्याच्या आधारे मला समजावून सांगा कि हे सोळाशे सत्तावीस चे पुरावे आहेत हे सोळाशे तीस चे पुरावे आहेत याच्यातले समकालीन पुरावे कोणते आहेत आपण मल्हार रामराव चे तीस समकालीन मानता काय सरदे म्हणाले नाही थी। ठीक आपण परमानंद समकालीन मानता मान की नाही सरदेसाहेब म्हणाले मानतो त्याला परमानंद सोळाशे सांगतो समकालीन सोळाशे सांगतो हे आपल्याला कबूल आहे की नाही सरदेसाहेब म्हणाले कबूल आहे मग म्हणाल्या जाहीरित्या सोळाशे तीसच्या तिथीला मान्यता का देत नाही आपण म्हणाले तू वयाने लहानस तुला हे कळत नाही बडोद्याला बसून मला अनंत यातना झालेल्या आहेत या पुण्याच्या मंडळींची अशी समजूत आहे की वाद तेच रडू शकतात आता रडावडा मी कधीच मान्यता देणार नाही ही जी पद्धत आहे या पद्धतीला या पद्धतीला महाराष्ट्र शासनही दुर्दैवानं बरी पडले चमत्कार अशा ज्या पद्धती असतात राजकारणाच्या कुत्ते सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या इतिहास संशोधनाला लावल्या जातात कुठल्याही मुद्द्यावर वाद आला की परस्पर विरोधी पार्टीला एकत्र बसवून सांगा तुम्ही तडजोड होऊ नका आता एक पक्ष सोळाशे वाला दुसरा पक्ष सोळाशे वाला यांना एका कमिटीवर घेतलं तरजोड उडकून घाला म्हणले दोन्ही दो पक्षाचे लोक हट्टी आहेत म्हणून त्यांनी तडजोड केली नाही तरजोड केली असती के तर सोळाशे अठ्ठावीस वरच त्याच्याशिवाय तडजोडीला जागाच नाही सेतूबाधरावची बाजू पक्की आहे त्यात काही प्रश्न नाही खरी गोष्ट अशी आहे की इतिहास संशोधना सगळे वाद हे शेवटी जो पुरावा समोर आलेला आहे त्या पुराव्याच्या मध्ये समकालीन आणि विश्वसनीय पुरावा कोणता याच्या आधारे ते वाद सोडवायला पाहिजे हे वाद 1627 वाले आणि 1630 वाले एका कमिटीवर एकत्र घेऊन एकमत करा कारण तुमचं एकमत होत नाही म्हणून आम्ही सोडवित नाही असे बेळगाव कारभार वाद नाही शिवाजीच्या जन्मतिथीचा वाद मी मुद्दाम विस्ताराने आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय हा सध्या महाराष्ट्रामध्ये आडमुठ महाराष्ट्र शासन आणि सर्व प्रामाणिक इतिहास संशोधक यांच्या मदतच्या जाहीर युद्धाचा भाग बनलेला आहे आणि ही लढाई तोपर्यंत चालणार आहे तो जोपर्यंत शासनाची मस्ती ज्ञानाच्या समोर नम्र होणार नाही याला दुसरा इलाज नाही सोळाशे सत्तावीसच्या तिथीला इतिहास संशोधकांची मान्यता मिळणार नाही त्या तिथीला शिवाजी महाराजांचा उत्सव करणार असाल तर त्या तिथीला वत्ते म्हणून बोलायला आम्ही घेऊ मी जातच असतो आणि जाऊन सांगतो की फार चांगली गोष्ट आहे की आज आपण उत्सव घेतात शिवाजी महाराजांचं पवित्र नाव कोणाही दिवशी घ्यावं ही मात्र जन्मतिथी नव्हे जन्मतिथी एकोणीस फेब्रुवारी हा जो एक वाद चालू आहे त्या वादाच्या संदर्भात म्हणून हे मुद्दाम इतक्यात तपशील आणि आपल्याला हे सांगेल शिवाजी महाराज जो जन्म हैस्त हो तिकन एवड तांडव गाज कारण साल भांडना ची कारण जन्मतिथी नहीं भांडना ची कारण मराठा इतिहास संशोधन कस कर प्रवृत्ति मराठा इतिहास संशोधन करीतना नेमी नेमी एक गोष्ट महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतिहास संशोधकांनी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितलेली आहे ती म्हणजे ही महाराष्ट्रामध्ये असणारी इतिहासाची जी साधन आहेत ती विश्वसनीय नाही मग मराठ्यांचा इतिहास सुद्धा फारसी साधनांच्या आधारे वाचणं हेच अब्बल दरेजांच्या ज्ञानाचं लक्षण आहे असं सांगणारी एक पिढी जदुनाथ सरकारांच्या पासून सेतू मधरावांच्या पर्यंत अस्तित्वात पण ही सगळी माणसं फारसी साधारांना आमच्या इतिहास संशोधनामध्ये आम्ही नेहमी असं सांगत असतो की मुकुंद राजे मुकुंदराजने आपल्या ग्रंथाचा शेवटी असा उल्लेख केलेला आहे शेके अकराशे दहा साधारण नाम संवत्सरी ते राजा सखी चा, अकराशे दहा साधारण नाम संवत्सरू ते राजा शारंगरू राज्य करीत आम्ही असं सांगतो ही ओवी स्वीकारता येत नाही कारण सखी अकराशे ला साधारण संवत्सर येत नाही सक संवत्सराच्या नावाचा मेळ बसत नाही अंतर्गत विसंवादाच्या मुळे ही ओवी आम्ही प्रक्षिप्त मानतो अंतर्गत विसंवादामुळं एखादी गोष्ट प्रक्षिप्त मानणं हे एक टोक आहे महाराष्ट्रातले ख्यातनाम इतिहास संशोधक नारा भाजक यांचं म्हणणं से काय प्रकरण आहे देश अकावली फाल्गुनमध्ये तृतीया परमानंद फाल्गुनमध्ये तृतीया राजस्थान मध्ये सापडलेल्या कुंडल्या फाल्गुनमध्ये तृतीया सगळीकडे फाल्गुनमध्ये तृतीया काय येते या मागे काहीतरी बनावटपणाचा वास येतो सगळ्यांची एक स्थिती काय म्हणून येते आणि फाल्गुन मध्य तृतीया प्रत्येक शक्य बंद्राशी एक म्हणतो आणि फाल्गुन मध्ये तृतीयांधराशे एकावन्न शुक्रवारी आणतो पण बरोबर शुक्रवारी येतो ज्यार्थी हे सगळं बरोबर घ्यायला लागलेलं आहे इथं काहीतरी बनावट असलं पाहिजे हे मी गंमत म्हणून सांगत नाही सरकारी पुस्तकात लिहिलेलं आहे की ज्यार्थी हे सगळं बरोबर येत आहे त्या अर्थी ते बनावट असलं पाहिजे अंतर्गत विसंवाद असेल तर ते प्रक्षुप्त असलं पाहिजे सगळं सुसंगत येत असेल तर बनावट असलं पाहिजे या पातळीवर हा सगळा वाद चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात मराठ्यांच्या इतिहासाची महाराष्ट्रात सापडलेली जी अस्सल साधनं ही प्रमुख मानावीत आणि महाराष्ट्राबाहेरची साधनं मराठ्यांच्या इतिहासाप्रती आनुषंगिक मानावीत ही एक प्रवृत्ती आणि सगळ्याच हिंदुस्थानच्या इतिहास संशोधनाच्या बाबत पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज आणि फारसी म्हणजे परेशियन मुस्लिम साधन ही प्रमाण बनावी तेवढ्य साधनांना तेवढं प्रामाण्य देऊ नये ही दुसरी प्रवृत्ती या दोन प्रवृत्तींच्या मधलचा जगडा आहे तो नुसता तारखेचा जगडा नाही ज्या पद्धतीनं तुम्ही इतिहास संशोधन करता ज्या पद्धतीनं तिकडच्या कागदपत्रावर तुम्ही विश्वास ठेवता आणि इकडच्या कागदपत्रावर अविश्वास दाखवता या इतिहास संशोधन करण्याच्या पद्धतीतला हा झगडा फारसी साधनं ही मौलिक आहे फारसी साधनांचं सा महत्व कुणी सामान्य गेलेलं नाही आणि इतिहास संशोधनामध्ये सगळी साधनं अमौलिक आहेत तातारा विचारा तातार सतत चिंतेत आहेत की त्यांच्याजवळची साधनं कोण चोरून नाही कोणी नेणार नाही आम्ही त्यांना अनेकदा आश्वासन देऊ कोणी देणार नाही तुम्ही न्याय म्हणलं तरी देणार नाही पण इतिहास संशोधकाला असं वाटतं सगळी साधनिक आहेत मराठी साधनं इतकीच मोलाची आहेत फारसी साधनं मोलाची आहेत पोर्तुगीज फ्रेंच इंग्लिश साधनं मोलाची आहेत मराठी साधनं असली किती अप्रतिष्ठित आहेत ही प्रवृत्ती चुकीची त्या प्रवृत्तीतून हा वाद निर्माण होतो आहे आणि म्हणून तो हिरिन लढवला जातोय नाहीतर शिवाजी महाराजांच्या सारखा एक जो माणूस ज्या माणसाच एक अलौकिक असं कर्तृत्व या कर्तृत्वाच्या बाबत अधिक असा काळजीपूर्वक विचार होण्याची गरज आहे तो विचार बाजूला ठेवून जन्मतिथीच्या वादामध्ये एवढा जास्त तपशीलवार असा गोळ घालण्याची गरज कुणाला वाटली शिवाजी महाराजांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर एक नाट्यमय जीवन म्हणून उभा आहे आणि त्या नाट्यमय जीवनातल्या ज्या नाट्यमय घटना या नाट्यमय घटनांचा एक प्रचंड असा ठसा वाचकांच्या मनावर आहे या नाट्यमय घटनांनी हा माणूस समजणं जास्त कठीण करून टाकलेला शिवाजी महाराजांचे नाव निघालं शिवाजी महाराजांची आठवण निघाली सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने उभे राहत असतील तर तीन बागे अब्दुल खानाचा वन शाहिस्त खानाची बोट कापली आग्र्यावरून सुटका राज्याभिषेक उभं राहत नाही राज्याभिषेक म्हणजे काय गादीवर बसायचं पाणी डोक्यावर उचून घेतलं की खतम राज्या राज्याभिषेक विशेष महत्वाचा नाही अब्दुल खान मारला काय अब्दुल खान म्हणजे केवढा मोठा सहा म्हणून उंचीचा अब्दुल खान शिवाजी म्हणजे काय असा छोटा पण धरी कुस्ती मारला अब्दुल खान याचं जे कौतुक आहे याच जे कौतुक आहे त्या कौतुकाला काही सीमाच नाही लोकांची जी प्रवृत्ती आहे ती भोतालच्या जीवनाच्या आधारे चिंतन करण्याची प्रवृत्ती आहे परवा आम्ही खेड्यामध्ये होतो साहेब बोलता बोलता महात्मा गांधींच्या विषयी नाही घालतो जबरदस्त माणूस हजारो नऊ करो त्या घरी नुसतं नोटा छापायच्या कारखाने चालले इंग्रज सरकारला गरज पडली म्हणजे ते कधी नेहरू कडे येत असत कधी गांधी कडे येत असत कर्ज मागण्याच्या आणि कर्ज हे दो दे दोघ देत असल्याचे मुळे ते दबेल होते म्हणून यांनी काही केलं तरी गप्प बसत असत जा म्हटलं की ते निघून गेले गांधी नेहरूच्या विषयीची माणसाची जी होते याच खरं महत्वाचं कारण आहे त्याच्या गावच्या जा जा सरपंचाची वागणूक त्याच्या <laughs> डोळ्यासमोर जो गल्लीचा नेता आहे तो तो लार्ज स्केल वर त्याचा इंदाज करून दिल्लीचा नेता बांधला आमच्या गावामध्ये जी गुंडगिरी चालू आहे या गुंडगिरीमध्ये जो धटिंगण आहे तो विजय होतो त्या मग त्या धटिंगणाला मारण हे फार मोठं शौर्य होऊन जात जणू काय अब्दुल खान आणि शिवाजी यांचा निकाली कुस्तीचा सामना होता उरलेले सगळे पंच म्हणून जमलेले होते अब्दुल खानाची पाठ लाल मातीला टेकली रे की शिंगाडे फुंगले विजय खान मारण ही शिवाजीच्या चरित्रातली अत्यंत गौण नगण्य महत्वाची घटना आहे अफजल खानाचा वन ही शिवाजीच्या जीवनातली अत्यंत गौण आणि नगन्य महत्वाची घटना आहे ती गोष्ट आग्रावरच्या सुट सुटकेची आहे की आग्र्यावरची सुटका सुद्धा ही अत्यंत चिलर गोष्ट आहे कारण जेलमधून सुटून पळून येणं ही गोष्ट काय शिवाजीनंच केली अश्ता भाग नाही अनेक महात्मे जेलमधून पळून जाणार आहे घटनेला <laughs> स्वत असं महत्व नसत त्या घटनेच्या मागा पुढे असणारे जे संदर्भ आहेत त्या संदर्भांना महत्व असत घटनेला स्वयंभू महत्व नसत खाण मारण्याला महत्व नसत आग्र्यावरून पळून येण्याला महत्व नसतं त्याच्या मागा पुढे असणारे जे संदर्भ या संदर्भाला मात्र असत हे संदर्भ विसरले गेले आणि घटराचं नाटकीकरण सुरुवात झालं म्हणजे प्रचंड कर्तृत्वाचा माणूस ईश्वरी वरदानाचा पुतळा व्हायला लागतो त्यातून एक नवा दैववाद निर्माण होतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती तर कोणाला भवानी माता प्रसन्न होती कोणाला माहिती तुम्ही मला विचारा कि तुम्ही राज्य काय निर्माण केलं नाही माझं उत्तर आदर आहे हा एक भवानी माझा ज्या दिवशी एक मना दोन मना जितक्या भवानी येतील तितक्या चांगल्या कारण आपला हिंदू धर्म अनेक देववादी आहे आपला हिंदू धर्म अनेक देववादी भवानीच प्रसन्न होण्याची काय गोष्ट आहे शिवाजीनं अफ्जुल लढाई द्यायची ठरवली का भवानी अंगात सांगितले शिवाजीने अब्दुल खानाला भेटायला बोलवलं का भवानीने सल्ला दिला मिरदरा भवानीने सल्ला दिला दुसरा धंदाच नाही ज्या वेळेला घटनांच नाट्यकरण व्हायला लागत घटना सुट्या सुट्या घेतल्या जायला लागतात या घटनांच्या मागे असणाऱ्या राजकारणाचे लांबरुंद धागेदोरे त्या पाठीमाग असणारं निर्मितीक्षम कर्तृत्व हेच विस्मृत होऊन जात या घटनांच्यावर दैवी अशा प्रकारची सफेदी दिली जायला लगते, हा दैवी सफेदीचा व्हाईट वॉश फक्त कर्तृत्व शून्या मनात असणारी एक चमत्कार अशा प्रकारची वांस समाधानाची प्रेरणा निर्माण करू शकतो त्यातून कुठली कर्तृत्वाची गाथा निर्माण होऊ शकत नाही बरं वाटतं आपल्याला मारलं बरं का आमच्या दो ताकद भांडायलाव्याला येऊन आपल्याला कारण अरबांना आपण मारण्याची ताकद नाही ही जी एक चमत्कार अशी कर्तृत्व शून्य मनाची पद्धती असते की त्याला दुसऱ्याच्या कामामध्ये विरंगुळ असतो त्याचा व्यतिस आहे की आपल्या शून्य देवर दैवी पानरुण घदा को शिवाजी महाराज जीवन जर समली भानी आधी बाजूला गोष भावानी बाजूला घी पे दुसरी गोष्ट शिवाजी हा गुणोष युक्त व्यक्ति होता है भान लक्षा छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष होते जगात अनेकांच्या जवळ दोष आहेत पण महाराजांच्या जवळ दोष नव्हता हा एक नवीन निदान स्वत फसण्याजोगा भोळेपणा असेल तर लोकांना फसवण्यासाठी स्वयंस्करित्या वापरलेला भोळेपाठ शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांचे गुण होते शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांचे दोष होते शिवाजी महाराजांचं जवळ त्यांचं सामर्थ्य होतं शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांच्या स्वतःच्या मर्यादा कोणताही महापुरुष जर तो इतिहासातला महापुरुष असेल हरामासाची कर्तृत्व व्यक्ती असेल तर ती दोषांच्या पासून अलिप्त राहू शकत नाही तिचं कर्तृत्व मर्यादा असू शकत नाही त्या कर्तृत्वाला मर्यादा असेल आणि मर्यादांच्या योगानं माणूस लहान होत नाही मर्यादांच्या योगानं त्या माणसातला माणूस पण एखाद्या माणसाच्या जवळ काही मर्यादाच नसतील मला यातलं मला पुराण कथांच्या मध्ये एकही पुराण कथा कधी आवडत वाचतो मी वाचत नाही धरलं पण ती मला आवडत नाही कारण पुराण कथांच्या का मध्ये परमेश्वर हा सर्व शक्तिमान ग्रहित धरल्याच्या नंतर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमेश्वराजवळ होती असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी राक्षसाला मारलं त्याच्यात काही के पराक्रम केला असं वाटत नाही ज्याच्याजवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्यांनी एखाद्याला मारलं का आणि एखाद्याला जन्माला घातलं का या दोन्ही गोष्टी कर्तृत्वाची कहाणी असं वाटत नाही लीला कौतुक असं वाटायला लागतं आणि पौराणिकांचं म्हणतात नाही लिला कौतुक आहे हे जे लीला कौतुक आहे हे जर बाजूला सारायचं असेल तर गुणदोष युक्त माणसं हे गुणदोष युक्त असे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण शेवटी शिवाजी जरी झाला तरी शिवाजी घोड्यावर बसूनच लढणार विमानात बसून शकत नाही तो कमर्याला तलवारच लटकवणार मशीन लावू शकत नाही शिवाजी हा जो आहे तो सूक्ष्मदर्शक यंत्र ठेवू शकत नाही राडार यंत्र ना नाही भवानी मात्र त्याला प्रसन्न जरी झाली तरी ती भावानी तलवारात देणार अटंबाबत देत नसते आणि शिवाजी केवढा कर्तबगार माणूस जरी असला तरी जाती भेदांनी विस्करीत झालेल्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या अभिमानानं एकत्रित करून राज्य निर्माण करू शकत असतो हिंदूंचा समाज एकसंद करू शकत नसतो ही त्याच्या कर्तृत्वाची मर्यादा आहे कारण शिवाजी हा समाजाचं रिओरिएंटेशन करू शकत नाही जाती शिल्लक राज असतात जातींच्या हंत शिल्लक राहत असतात त्यातून एक कर्तृत्वाची गाथा निर्माण झाली तर कर्तृत्वाच्या गाथेच्या निर्मिती बरोबरच तिच्या विनाशाची बीज सुद्धा तिथेच पेरली जात असते हे सगळं आपण लक्षात ठेवायला पाहिजे हे विसरून जाऊ न आपण एक नवीन पुतळाच उभा करणार एक नवीन तथा परमेश्वरच करणार असू तो निवडणुकीमध्ये मत मागायला उपयोग पडू शकेल राष्ट्र घडवायला त्याचा काय उपयोग होणार हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे लक्षात घेऊन शिवाजीच्या जीवनाकडे आपण पाहायला लागतो त्यावेळेला शिवाजीच्या जीवनातली जर पहिली कोणती महत्वाची गोष्ट लक्षात येत तर ती म्हणजे की शिवाजीला सोप्यात काही मिळालेलं नाही हा पंधराव्या वर्षी यांनीच ठरवलं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं तुला कटकट कर -कर, हिंदवी म्हणजे काय आमच्या इतिहास संशोधनामध्ये वादाला ना सीमा नाही जी ई मूर या नावाचा एक प्रसिद्ध तत्वज्ञ आहे तर तत्वज्ञाने सांगितलंय की आमचा फिलॉसॉफिकल बिझनेस म्हणजे हजामाच्या दुकानासारखा हजामाच्या दुकानात केस आढवा कापला जातो आम्ही प्रत्येक केस उभा कापतो त्याचा परिणाम असा होतो की हजामतीला जेवढा वेळ लागतो त्याच्या दसपट वेळ आम्हाला लागतो पण तिथे केसांची संख्या कमी होते इथे सगळे राज्यावर झाल्याच्या नंतर प्रश्नांची संख्या वाढलेली असते इतिहास नौश हिंदवी म्हणजे काय याच्यावरच एक वाद चालू आहे शिवाजी हा हिंदू राज्य निर्माता होता काय हिंदवी राज्य म्हणजे हिंदूंच राज्य ठीक हिंदूंच राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य नव्हे राज्य हिंदूंचं राज्य नव्हे एकच देशी यांचं राज्य ठीक येतच देशी यांचं राज्य कोण होते मुसलमान होते कि मुसलमान ही होते देशी तो हिंदू फार फरक नहीं राज्यभिषेक वैदिक मंत्री गाला अजिबा फरक ये नहीं सिक्युलरिजम मध्य फारसा फरक ये नहीं अगर किंवा राजसत्तेनी कोणताही धर्म स्वतःचा म्हणून स्वीकारायचा नाही तरी सुद्धा कुंभमेळा चालूच असतो कुंभमेळ्याच्या निमित्तानं पंतप्रधानांचं व्याख्यान येतात तरी सुद्धा जे आहे ते भूमिपूजनाच्या पासून ते रामलीला मैदानावर जाण्यापर्यंत जे सगळे उद्योग चालूच असतात शेवटी येतात देश राज्य म्हटल्याच्या नंतर येतच देश जर बहुसंख्या हिंदू असतील आणि जर राजा हा वेदमंत्राने अभिषिक्त होणार असेल अगदी उघडच होत आहे की वेदमंत्राने अभिषिक्त होणारा इतदेशी आमचा राजा येतच देशी हिंदू हिंदू राजा असतो पुन्हा भांडणं आहेत शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक होता की नव्हता त्यांच्या दोन्ही बाबी सध्या थोडश्या वादग्रस्त आहेत गो आणि ब्राह्मण म्हणजे एकीकडे शिवाजी म्हणायचं आणि दुसरीकडे ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं याच्यात काहीतरी प्रचंड विसंगती आहे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे शिवाजीला गो ब्राह्मण प्रतिपालक झाल्याशिवाय गत्यंतर नाही इलाजच नाही त्याचा ही मर्यादा आहे शिवाजीची कारण जर गादीवर बसण्याच्यासाठी तुला वेदमंत्राच्या अभिषेकाची गरज असेल जर राज्याभिषेक करण्याच्यासाठी गागा भट्टा हवा असेल जर वैदिक आशीर्वादाने राज्य सुरुवात होणार असेल तर वैदिक आशीर्वादाने सुरुवात झालेलं जे राज्य आहे ते राज्य सुरू करणाऱ्या माणसांना वेद ब्राह्मण गायी आणि हिंदू धर्माच्या रक्षणाची प्रतिज्ञा करावीच लागते तर हे विसरून आपण शिवाजीकडे पाहण्याचा अर्थ नाही आणि शिवाजीकडे जर पाहायचं असेल शिवाजीकडे जर पाहायचं असेल तर प्रवाहांच्या संदर्भात त्याच्याकडे पाहायला ही जीवना दोन पता थोड़स को मंडली चुनकुल करता है थोड़ा था स्पष्टीकरण करते गो ब्राह्मण प्रतिपालन ब्राह्मण प्रतिपाल शब्द का ब्राह्मणा अत्यंत भयानक नुकसान है ब्राह्मण प्रतिपालन है ब्राह्मणा के लक्षा देते नहीं ब्राह्मणांची समजूत अशी झालेली आहे की ब्राह्मण प्रतिपालन म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणं <laughs> ब्राह्मण याचा अर्थ एका ब्राह्मणाला नोकरी करू न देणं असा आहे कारण ब्राह्मण हा वेदाचा अभ्यासक असला पाहिजे हा वेदाचा अभ्यासक असणारा जो ब्राह्मण धार्मिक कृत्य करतो याच्या धर्म संरक्षण आणि त्याचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी नोकऱ्या व्यापार आणि जीवनाच्या सगळ्याच नाड्या आखून धरण्याची परवानगी म्हणजे ब्राह्मण प्रतिपादन नव्हे म्हणून गोब्राह्मण प्रतिपादन हे आपल्याला फारसं फायद्याचं नाही हे ब्राह्मणांनी लक्षात घ्यावा नोकऱ्या सगळ्याच्या त्या आमच्या राज्यकर्त्यांनी ब्राह्मण प्रतिपादक व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही आमच्या नोकऱ्यांचे प्रतिपादक व्हावा जाऊ दहा ब्राह्मणने गेलं तर गेलं <laughs> हर्स काय आमच्याजवळ शिल्लक नाहीच ब्राह्मण गो ब्राह्मण प्रतिभाल याच्याबद्दलची गो म्हणजे गाय नावाचं जनावर नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गो हे हिंदू धर्माच्या अभिमानाचं प्रतीक आहे राष्ट्रध्वज हा एक चिन्हाचा असतो याच्यामध्ये कधी दुसरं काय नसतं एक तांबडा कपडा असतो एक हिडवा कपडा असतो एक पांढरा कपडा असतो शिवलेला असतो पण ज्या दिवशी तो सगळ्या राष्ट्राच्या वैभवाचं प्रतीक म्हणून उभा राहतो त्या दिवशी तो राष्ट्रध्वज उभा की अडवा खाली किवर हा जगण्या मरण्याचा प्रश्न होऊन हे ते चार पायाचं सडकेवरून येणणारं जनावर आहे दोन शिंगाचं हे जोपर्यंत जनावर म्हणून आहे तोपर्यंत ते जनावर ज्या दिवशी ते हिंदूंच्या संपूर्ण पूज्यतेच प्रतिनिधी होऊन जात त्या क्षणी एक जनावराचा पाठोबाठ शेपन्नास मानवी हत्या समर्थनीय मानल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं लक्षा पाहिजे की गाईला जनावर म्हणून महत्व राहील ज्याला आपण गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतो त्या ठिकाणी वेद गाई आणि ब्राह्मण हे तीन हिंदू धर्माची प्रतीक आहे गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ हिंदू धर्म संरक्षक असा आहे गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ प्लॅन मध्ये फायर प्लॅन शिवाय फायर थ्री इयर जे काही प्लॅन असतील प्लॅन मध्ये अधिक पांजर पळू उघडणे अधिक ब्राह्मणांना नोकऱ्या देणे असा त्याने प्लॅनिंग घेतलं होतं काय असा त्याचा नाही गो प्रतिपालन म्हणजे गायींना पोषित बसणे नव्हे ब्राह्मण प्रतिपालन म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देण्याचाव्या वे, गाय वेद आणि ब्राह्मण हे हिंदू धर्माचे प्रतीक या संदर्भात शिवाजीचं खोप ब्राह्मण प्रतिपालकच नाही म्हणून मी काय म्हणालो जर शिवाजीला राजा होण्याच्यासाठी गागा भट्ट आवश्यक जर राजा होण्याच्यासाठी वैदिक मंत्र आवश्यक असतील जर राजा होण्याच्यासाठी मुंज आवश्यक असेल का यात नाही चाळीसाव्या वर्षी महाराजांची मुंज झाली मुंज मुंज मुंजीच्यामुळे नवीन आपण सगळ्या मुंची आधीच्या आमच्या धर्मशास्त्रात मुंचीच्या आधीची बायको चालूच नाही म्हणून त्याच पैसे हेर लग्न त्यातल्या काही मरून गेलेल्या होत्या त्यामुळे ज्या जिवंत होत्या त्या बायका झाल्या ज्या मरून गेलेल्या त्या पट्टर आणि लायक असणाऱ्या बायका होऊ शकल्या नाही एक ताप नाही त्याच्यामध्ये अडचणीला काय जागा नाही आणि शिवाय चाळीस वर्ष भिनगुंजीची गेली याच प्राश्चित्त हे सगळ्या कडून काय होईल पण शिवाजीनं एक राज्य निर्माण केलेलं आहे आणि म्हणून या राज्याच्याकडे एका प्रवाहाच्या संदर्भात पाहायला पाहिजे व्यक्ती शिवाजीनं ते राज्य निर्माण केलं हे कर्तृत्व आहे एक कर्तृत्व है तवाह प्रवाहां विचार करा लगल तो ज्यादा शिवाजी राज्य निर्माण करते हैं है, दोन प्रवाह है, दिवगढ़ एक प्रवाह मुस्लिम राजकरण प्रवाह हा जो मुस्लिम राजकरण प्रवाह है मुसलमान मधे च राजे वाइट राजे चागले वाइट हिंदू मुसलमान सगे मुसलमान असला म्हणजे वाईट असतो हिंदू असला म्हणजे सज्ज नसतो असे काय गॅरंटी परमेश्वराने ना दिलेल ना, दिलेली नाही अनिल अजिबात दिलेली नाही परंतु मुसलमान चांगला किंवा वाईट असणार ही निराळी गोष्ट आहे आणि मुस्लिम राज्य एक निराळी गोष्ट आहे कारण मुस्लिम राज्य एक प्रतिज्ञाकडूनच आलेलं आहे ही जी प्रतिज्ञा आहे जी धार्मिक प्रतिज्ञा सगळ्या जगाला मुसलमान करण्याची हिंदुस्थान मध्ये मुसलमानांच राज्य जे हे संबंध हिंदुस्तान हा मुसलमान करण्याची प्रतिज्ञा करूनच येत आणि या धार्मिक प्रतिज्ञेला वैयक्तिक स्वार्थाचे सतराशे पदर जोडलेले आहेत जे मध्ययुगीन जग हे धर्मप्रधान जग मध्यन जग धर्मप्रधान जग असल्याचे म्हणून या जगामधलं जे राजकारण चालतं या राजकारणावर धर्माचं भांगरुण आहे या जगामध्ये जे अर्थकारण चालतं या अर्थकारणाला धर्माचं बांगरुण आहे अंधश्रद्धांचा व्यवहार आहे त्याला धर्माचं भांगरुण आहे संबंध जीवन इहलौकिक पातळीवरूनच वावरत असत फक्त ते परलोकाच्या नावे वावरत परलोकाचं कुंकू लावून मध्ययुगातलं जीवन वागत काही वेळेचे लोक लग्न करीतच होते अन्न निर्माण करीत होते खास होते संपूर्ण होते लढत होते मरत होते वाईटपणानं क्रौर्यानं हुशारीनं बदमाशीनं अवधार्यानं सगळ्याच प्रकारचा करत होते फक्त तो धर्माच्या नावे करत होते मुस्लिम राज्य म्हटल्याबरोबर या मुस्लिम राज्याची एक वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेतली पाहिजे त्या वस्तुस्थितीमध्ये धार्मिक पातळीवरून सगळ्या हिंदुस्तानला मुसलमान करण्याचं ध्येय ग्रहित आहे आणि स्वार्थाच्या पातळीवरून आपण जे विजेते म्हणून आलेलो आहोत यांच्या अधिकार राहावेत दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात अधिकार जाऊ नयेत ही भूमिका ग्रहित आहे आणि या दोन्ही भूमिका सारख्या सारख्या चालत राहतात मुसलमानांच राज्य म्हणजे केवळ मुसलमानांनी इथे येऊन राज्य निर्माण करणं हेच नव्हे शाब्दिल घोरीच्या ताब्यात दिल्ली आली म्हणजे मुसलमानांचे राज्य नव्हेच्या ताब्यात दिल्ली येत असताना आल्याच्या आणि दिल्ली जोपर्यंत राहील त्याच्या ताब्यामध्ये तो तलवारीच्या जोरावर जे त्यांचा धर्म जितावर लादण्याची क्रिया चालू राहणार हाही त्याचा अर्थ आहे आणि जेत्यांचा धर्मजितांच्या वर तलवारीच्या जोरावर लादला जाईल पण या अत्याचार बळी पडलेल्यांना जेत्यांचे हक्क मात्र कधीही मिळणार नाहीत तेही त्यानुषित मुसलमानांनी हिंदूंच्याच कत्तली केल्या नाहीत मुसलमानांच्याही कत्तली केल्या मुसलमानांनी मुसलमानांच्याही कत्तली केल्या कारण दोन दोन पातळीवर सगळ्या तलवार काय एक विद्वान पंडित आहे मुसलमानांनी आपला इतिहास कबूल करण्याची तयारीच कधी दाखवली त्यांचं म्हणणं असं की आमचा सगळा इतिहासाचा उदारी याचा जोरदार एकापेक्षा एक उदारवादिशा धून म्हणजे उदार त्यांच्याशिवाय दुसरं काही नाहीच त्यांच्याजवळ जो उचलला तो उदार एक तर उदार असतो नाही तर परधर्म सहिष्णू असतो दोनच गुण मुसलमानांच्या जवळ तिसरा गुण नाही या पद्धतीत त्या धर्माची सगळी मांडणी आणि राजकारणाचं स्पष्टीकरण एक राजा स्वतः सांगतो मी अमुख केलं म्हणून इतिहासकारांना मान्य नाही कृतबुद्दीन आयव मशीद बांधतो मशीदीवर शिलालेख लिहितो कि परमेश्वराच्या दयन या भूभागाचा राजा होण्याचं सद्भाग्य मला लाभलं परमेश्वरा त्या परमेश्वराचा दयेची फेड म्हणून शेजारची सत्तावीस मंदिरं मी पाडली त्याचे दगड आणून ही मशीद बांधली हा कुतबुद्दीन आहोदचा शिलालेख आहे हा कुतबुद्दीन आयजोज महान परधर्म सहिष्णू आणि अत्यंत उदार होता असं मुसलमानांच म्हणणं आहे बरं फार उदार लोक नाहीत त्यांच्यामध्ये नाही कठीण सगळं कारण त्या कत्तलींना कोण्या ठिकाणी अशी बंधन नाही लढाया चालू आहेत लढाया चालू असल्याची कत्तली चालूच चा। आहे त्या जतिंद्र मोहनांनी कत्तली मुस्लिम रेकॉर्डच्या आधारे जतिंद्र मोहन नावाचे इतिहासकार आहेत बंगाली इतिहासकार यांनी केवळ मुस्लिम इतिहासाच्या आधारे केवळ मुस्लिम साधनाच्या आधारे मुसलमानांनी ज्या कत्तली कबूल केल्या आहेत गौरवानं सांगितल्या आहेत आम्ही केल्या आता उदाहरणार्थ बहमनी बादशाह मोहम्मद शाह नाव हा मोहम्मद शाह बहमनी जो आहे हा मोहम्मद शाह सांगतो मी विजयनगरला गेलो हे विजयनगर शहर मी जिंकलं या विजयनगर शहरामध्ये एक लाख मूर्तीपूजकांना मी पकडून त्यांची कत्तल करून टाकली त्यात दहा हजार ब्राह्मण होते याचा मला भयंकर आनंद होतो उरलेल्या तीन लाखांना मी गुलाम करून आणलं त्यात अठ्ठेचाळीस हजार सुंदर बाया आहेत ही गोष्ट प्रभूच्या कृपेनं इस्लामचा हा विधेयम पण आता हे नाकबूल कसं करायचं तो, तो, करा तो सांगतोय ना मी हे केलं म्हणून तो सांगतोय मी हे केलं म्हणून निदान जे तो सांगतोय कितक ते कॅल्क्युलेट करा जतिंद्र मोक्युलेट करून सांगितलेलं आहे की एका चौदा हिंदुस्थानची लोकसंख्या हिंदुस्थानची आठ कोटी, कोटी पंच्याऐंशी लक्षांच्या आसपास असलेली दिसते एका चौदाव्या शतकात सव्वा आठ कोटी लोकसंख्येच्या पैकी बारा लक्ष लोकांची कत्तल मुसलमानांनी आपल्या ग्रंथात अत्यंत आनंदाने ठिकठिकाणी नमूद केलेली आहे इथे इतके मारले इथे इतके मारले इथे इतके मारले या कत्तरी आहेत कत्तरी वंश संभव हेही आपण समजून घेतलं पाहिजे संबंध हिंदुस्थान हा माणसं मारून रिकामा करावा हा या कत्तलीचा हेतू नाही तर या कत्तलीचा हेतू प्रतिकाराची मनाप्त करमुयावे है जे इसलाम अन्यायी मिलते नहीं गुलाब मन राय मात्र जे मुसलमान होते हैं मुसलमान बरोबरी से अधिकार मिले आसा तुर्ख समये बर्दी ने लिखने की जे तुर्क है जे अफगान है जे पठाना है। उच्चे पठान है तुर्क अफगान पठान हे जे नुकते मुसलमान कमजात लोग कस समझ हिंदुस्थान मध्य आया आम की वर्णव्यवस्था लगू हो इथलच्या वातावरणातच वाता ते आणि तिथल्या दुसरं काहीच नाही ही जी पद्धत आहे तलवारीच्या धर्म लागणार हे मुसलमानांचीच पद्धत आहे अशातला भाग नाही सर्व मध्ययुगाची पद्धत आहे ख्रिश्चनांनी हेच केलंय जून हेच केलंय प्राटेस्टंटांनी हेच केलंय रोमनच्या के के फक्त ही हिंदूंची पद्धत नाही कारण आमचे धर्ममार्थांना तू ये तो म्हटलं तरी येऊ देणार नाही हा असाच पाणी जात जात कोरडा होईल आणि अमर होऊन जाईल पण येण्याची सोय नाही धर्मशास्त्राच्या काय करायचं म्हणून हिंदूंच्या मध्ये ते प्रधान आहे बाकी इतर क्रौर्यपूर्ण व्यवहाराच्या प्रधान आहेतच हे जे मुसलमानांच राज्य त्या मुसलमानांच्या राज्यामध्ये लोकांना मुसलमान करना हा मुख्य हेतू नाही हा दौड हेतू आहे सांगण्याच्या साठी हा मुख्य हेतू आहे जाहीर भाषणाचा मुख्य हेतू आहे सगळ्यांना मुसलमान करायचं पण अंतर्गत हेतू जर असेल खरा हेतू तर सगळ्यांना मुसलमान करण्याचा नाही तर प्रचंड लोकसंख्येत असणारे बिगर मुसलमान आणि काही सक्तीने बाटवलेले मुसलमान यांच्या गुलामीच्या जोरावर काही मुठभर सेना नायकांचं विलासी जीवन अबाधित ठेवणं हा त्याचा हेतू आहे आणि म्हणून ही जी मुसलमानांची राजवट आहे ही मुसलमानांची संपूर्ण राजवट ही असं पासून इथे पर्यंत mm. आणि बिगर मुसलमानांना उत्पन्नाच्या पाचपट याला खिराज याला अकबर बहादूर शाहनं जिजिया रद्द केला खिराज बदलली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे रेव्हेन्यूचे टॅक्सेस वेगळे पुन्हा खच खरेदी वेगळी आहे लुटमार वगैरे तर वेगळाच आहे हे कायमची विषमता कायमचं शोषण याच्या जोरावर सैन्यामध्ये असणारे जे तुर्क पठाण मोगल मोगल हे तुर्कच तुर्क पठाण आणि अफगाण यांच्या अप्रतिहत चाललेल्या शोषणाची एक धारा म्हणजे मुसलमानांचं राजकारण त्यात अकबराच्या सारखे काही उदार मतवादी लोक आहेत पण कतलींनी ज्यांची मनं भयभीत करून टाकलेली होती त्यांची मनं अकबराच्या उधारमतवादाला काय लाचार करून भयभीत केलेली होती त्यांची कटुफळ या पण समजून घ्यायला पाहिजे हा एक प्रवाह आणि या प्रवाहाच्या विरुद्ध आंधळांचा दुसरा प्रवाह आंधळी अशी हिंदू धर्मनी की धर्मनीति राजनीति आंधिया राजनीति कि जानल कि राज्य हालांकि प्रश्न नहीं मोक्षा मुद्दा है लक्षण कभी आल नहीं कि जर तुम्हारे संस्कृति शिलक राहली धर्म शिलक रषा शिलक रात आते ग्रंथ शिल्लक राहत तत्वज्ञान शिलक राहत परंपरा शिलक रह मोक्षाला जाण्याची प्रेरणा शिल्लक राहत असते शेवटी जनावरांना मोक्षाला जाण्याची प्रेरणा नसते जे जनावरांच्या पेक्षाही जनावर सक्तीनं तलवारीच्या जोरावर करण्यात आलेले आहेत आणि लाचारीनं जगणं हे नशिबी भाग पाडण्यात आलेलं आहे या मंडळींच्या मध्ये या मंडळींच्या मनामध्ये मोक्षाची प्रेरणा जाऊ शकत नाही भुकेला माणूस आहे की हा जो उपाशी माणूस या उपाशी असणारा माणूस हा अन्नाच्यासाठी कोणतं पाप करणार नाही या लाचाराच्या मनामध्ये स्वाभिमानाची प्रेरणा दीर्घकाळ शिल्लक राहू शकत नसते आणि म्हणून हिंदुस्थान मध्ये हिंदूंची संस्कृती शिल्लक राहिली पाहिजे हिंदूंचं राज्य शिल्लक राहिलं पाहिजे हिंदूंच्या परंपरा शिल्लक राहिल्या पाहिजेत या दृष्टीचा अग्रहाण पुरस्कार करण्याची जबाबदारी सर्व शंकराचार्य यांच्यावर होती त्यांनी मठ सांभाळले गाद्या सांभाळले हिंदू धर्माचा एवढा सांभाळला सर्व साधू संतांच्यावर होते कोणी हे नाही एक ती अत्याचारांची परंपरा आणि दुसरी ही या अत्याचारांच्या समोर निमूटपणे बाजूला गेलेल्या आंधळ्यांची परंपरा डोळेझाग करणाऱ्यांची परंपरा या परंपरेमध्ये काही चुकून माकून जागृत मंडळी निर्माण होतात विद्यारण्य हे असेल विद्यारण्य मानवाचारी असे होते त्यांनी विजयनगरला प्रेरणा दिली एक नवीन राज्य निर्माण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये संबंध वारकरी संप्रदायाची जी प्रेरणा ती ही अशी आहे ज्ञानेश्वराच्या बसून क्रमानं सुरुवात होणारी विशेषतः एकनाथाच्या मध्ये अत्यंत भव्य स्वरूपात वाढणार मी जेव्हा असं म्हणालो की हो? हा जो शिवाजी आहे हा शेवटी मराठवाड्याचा हे तर तुम्ही लक्षात घ्या लोकांना आवडत नाही शिवाजी मोठा पण मराठवाड्याचा एवढं जर तुम्ही न सांगितलं जास्त बरं अरे शिवाजी मराठवाड्याचा आहे एकनाथही मराठवाड्याचा आहे रामदासही मराठवाड्याचा आहे गागा भट्टाही मराठवाड्याचा त्याला आमचा इलाज नाही आम्ही काय केलो तुला हे सगळं परभणी जिल्ह्याचे नाहीत गुरुंद जास्त जास्त चांगलं जात तुला आम्ही काय केलं नाही त्याला काय करणार पण मराठवाड्याचे आहेत मराठवाड्याचे आहेत त्याला आम्ही काय करणार त्याचं कारण ही ते वारकरी संप्रदायाची चालत आलेली परंपरा आहे या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर हिंदू धर्म सुरक्षित कसा राहील शिल्लक कसा राहील या चिंतेनं ग्रस्त झालेलं या चिंतेनं ज्ञानेश्वर आणि ग्रस्त होणं हे ज्ञानेश्वराचं राजकारण नव्हे हे ज्ञानेश्वराचं धर्मकारण हा ज्ञानेश्वराच्या पारमार्थिक बुद्धीचा भाग आहे शेवटी ज्याला आम्ही शंकराचार्य म्हणतो हा शंकराचार्य केवळ उत्तर मीमांच्या मोक्ष तत्वज्ञानाचा पुरस्कार उपदेशता नव्हे हा श्रुतींचाही प्रतिपालक आहे स्मृतींचाही प्रतिपालक पुराणांचाही प्रतिपालक आहे शंकराचार्यावर जबाबदारी अद्वैत वेदांत सांगण्याचीच नाही हिंदूंचा कायदा टिकवण्याची सुद्धा जबाबदारी आहे हिंदू धर्म आणि परंपरा टिकवण्याची सुद्धा जबाबदारी आहे कारण धर्माचं हे स्वरूपच आहे त्यांना मोक्षाचा उपदेश जे त्या अवस्थेत जाऊन पोहोचले नाहीत त्यांना हेच जीवन स्वाभिमानानं टिकवण्याचा उपदेश आणि म्हणून ज्ञानेश्वर ज्या हिंदू धर्म हिंदू समाज टिकेल कसा या चिंतेनं ग्रस्त होतो त्या दिवशी ज्ञानेश्वर असं सांगतो देऊळ महत्वाचं नाही श्रद्धा महत्वाची देव फुटत नसतो श्रद्धा फुटत असते श्रद्धा जर फुटली नाही तर तो फुटला तो दगड शिल्लक राहला तो देव हे ज्ञानेश्वर सांगतो याच कारण देवळ सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी तलवार त्याच्या हातात नाही ज्यांच्या हातात तलवारी आहे त्यांच्या मनगाटांच्या पाठीमाग असणारं मन हे मेषभात राहिून उठू शकत नाही मग ज्ञानेश्वर फक्त हे शिल्लक कसे राहतील याची चिंता करतो ज्ञानेश्वराच्या पुढचा टप्पा एकनाथ एक एकनाथ ज्या काळात येतो त्या काळामध्ये हिंदू धर्म शिल्लक कसा राहील ही चिंता संपलेली आहे मुसलमानांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत हिंदू धर्म शिल्लक राहिलेला आहे हा शिल्लक राहिलेला हिंदू धर्म पुन्हा एकदा विजयिष्ठ कसा होईल या चिंतेने ना एक एकनाथ भरलेला आहे आणि म्हणून एकनाथ हिंदू राज्याचे स्वप्न हे जी काशी मोकळी झाली देवांच्या हाताबायातल्या बेड्या तुटल्या आनंद वन भुवनात आनंदी आनंद झाला आनंद राक्षसांचा एकनाथांची स्वप्न म्हणून हा जो एकनाथ आहे हा रामायणाला महाराष्ट्रामध्ये नव्या पद्धतीने आरंभ करतो आणि म्हणून एकनाथ सांगतो कि बाकीचे सर्व अवतार हे दुष्टांना दंडन करण्यासाठी साधू सज्जनांचं प्रतिपादन करण्यासाठी हाच एक अवतार जो देवांना बंदी खाण्यातून सोडवण्यासाठी देऊळ असलं पाहिजे हे देऊळ संरक्षित केलं पाहिजे या देवळाच्या संरक्षणार्थ लढलं पाहिजे लढताना मेलं पाहिजे मारलं हे आयुष्यात दाखल करून टाकलं एकनाथाने हा एकनाथ आहे एक परंपरा आहे अत्यंत तुरळक असणारी हिंदूं राज परंपरा है परंपर चालू जे धर्म कारण है धर्मकार प्रभावी आविष्कार जो पुण्य एकत्रित रीत्या संघटित पुण्या का राजकीय कर्तृत् आविष्कार हाशिवा प्रवाह एक पिक जिदीन धड़पड़ा पराभूत शतका शत्का होत असताना प्रचंड कत्तरी झाल्याच्या नंतर सुद्धा लढ्याची चित्त अजून न विसरलेला रक्ताचे पाट वाहवून सुद्धा पुन पुचे पराभव पचवून लढतच राहिलेला असा एक प्रवाह आहे ज्या प्रवाहाला विजयी कसं व्हावं याचे पहिले धडे शिवाजीने दिले आणि एक लूट करून काही जणांना गुलाम करून उरलेल्यांचे विलासे शिल्लक कसे ठेवावेत हा एक प्रवाह आहे जो मध्य सगळं असल्याच्यामुळं तो प्रवाह मुसलमान धर्माच्या नावे आला हा प्रवाह हिंदू धर्माच्या नावे आला हिंदू धर्मात असं लिहिलंय की नाही पण मुसलमान धर्मात तस लिहिलंय की नाही हे प्रश्न गौड आहे हे दोन प्रवाह इतिहासात या पद्धतीने आले या प्रवाहामध्ये एका प्रवाहाचा प्रतिनिधी आहे आलमगीर औरंगजेब दुसऱ्या प्रवाहाचा प्रतिनिधी आहे शिवाजी कि या दोन प्रवाहांची टक्कर आहे ते सह्याद्रीच्या निर्माण झालेलं अडीच जिल्ह्याचं चा, साडेचार जिल्ह्याचं राज्य नाही ते साडेचार जिल्ह्याचं राज्य असत तर ते बुडवण्याच्या साठी दिल्लीपतीला सत्तावीस वर्ष कष्ट घेऊन याच ठिकाणी दपन व्हावं लागेल ही जी प्रवाहाची टक्कर आहे ही प्रवाहाची टक्कर समजून घेतल्याच्या आपण शिवाजीकडे पाहू शकत नाही आणि ही टक्कर ज्या कर्तृत्वाने शिवाजीने दिली त्या कर्तृत्वाचे त्याचे वैयक्तिक हे नीट राजकारणाच्या संदर्भात लक्षात घेतल्याशिवाय आपण व्यक्तीचही मूल्य वापर करू शकत नाही इतिहासाच्या प्रवाहाचे मूल्य वापर करू शकत नाही या संदर्भात शिवाजीकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आपण थांबव बाकीच्या विषयाला आपण